अध्याय सहावा दक्ष प्रजापतीच्या साठ कन्यांच्या वंशाचे विवरण श्री शुकदेव म्हणतात त्यानंतर ब्रम्हदेवानी समजूत घातल्यानंतर दक्षाने असिकनीपासून साठ कन्या उत्पन्न केल्या त्या सर्वजणी पित्यावर प्रेम करीत होत्या दक्षाने त्यापैकी दहा कन्यांचा धर्माशी तेराचा कश्यपाशी सत्तावीसांचा चंद्राशी दोघींचा भूतांशी दोघींचा अंगिराशी दोघींचा कुशाश्वाशी आणि उरलेल्या चौघींचा तारक्ष नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला परीक्षिता तू या दक्षकन्या आणि त्यांच्या संतानांची नावे माझ्याकडून ऐक यांचीच वंशपरंपरा तिन्ही लोकात पसरलेली आह धर्माच्या दहा पत्न्या होत्या भानू लंबा ककुह जामी विश्वा साध्या मरुत्वती वसू मुहूर्ता आणि संकल्पा त्यांच्या पुत्रांची नावे ऐक राजन भानूचा पुत्र देवऋषभ आणि त्याचा पुत्र इंद्रसेन होता लंबाचा पुत्र झाला विद्योत आणि त्याचा पुत्र मेघसमुदाय ककुभेचा पुत्र होता संकट आणि त्याचा कीकट आणि किकटचे पुत्र म्हणजे पृथ्वीवरील सर्व किल्ल्यांच्या अभिमानी देवता जामीच्या पुत्राचे नाव होते स्वर्ग आणि त्याचा पुत्र नंदी विश्वाचे पुत्र विश्वेदेव झाले त्यांचे कोणी संतान नव्हते साध्यपासून साध्यगण झाला आणि त्यांचा पुत्र अर्थसिद्धी नावाचा होता मरुत्वतीचे दोन पुत्र झाले मरुत्वान आणि जयंत जयंत वासुदेवांचा अंश म्हणून लोक त्याला उपेंद्र असेही म्हणतात मुहूर्तेपासून मुहूर्ताचे अभिमानी देव उत्पन्न झाले ते आपापल्या मुहूर्तावर जीवांना त्यांच्या कर्मानुसार फळे देतात संकल्पेचा पुत्र संकल्प झाला आणि त्याचा काम वसुचे आठही पुत्र वसु झाले त्यांची नावे माझ्याकडून आई द्रोण प्राण ध्रुव अर्क अग्नी दोष वसु आणि विभावसु, द्रोणाच्या पत्नीचे नाव आहे अभिमती तिच्यापासून हर्ष शोक भय पुत्र उत्पन्न झाले प्राणाची पत्नी ऊर्जस्वती तिच्यापासून सह आयु आणि पुरोजव नावाचे तीन पुत्र झाले ध्रुवाची पत्नी धरणी तिन्ही अनेक नगरांच्या अभिमानी देवता उत्पन्न कल्या अर्काची पत्नी वासना हिच्यापासून तर्श इत्यादी पुत्र झाल अग्नी नावाचा वसुची पत्नी धारा हिच्यापासून द्रविणक इत्यादी पुष्कळस्य पुत्र उत्पन्न झाल कृत्यकापुत्र स्कंधसुद्धा अग्निपासूनच उत्पन्न झाला त्याच्यापासून विशाख इत्यादींचा जन्म झाला दोषाची पत्नी शर्वरी हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला तो भगवंतांचा कलावतार आहे वसुची पत्नी आंगिरसी हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा झाला विश्वकर्म्याची भार्या कृती हिच्यापासून चाक्षुष मनू झाला आणि त्याचे पुत्र विश्वेदेव व साध्यगण झाले विभा वसूची पत्नी उषा तिच्यापासून तीन पुत्र झाले विष्ट रोचिश आणि आतब त्यापैकी आतपाचा पंचयाम म्हणजे दिवस नावाचा पुत्र झाला त्याच्यामुळेच सर्व प्राणी आपापल्या कामाला लागतात भूताची पत्नी सरुपा हिने कोट्यावधी रुद्रगण उत्पन्न केले त्यामध्ये रैवत अज भव भीम वाम उग्र वृषाकपी अजय कपाद बहुरूप आणि महान हे अकरा जण मुख्य होत भूताची दुसरी पत्नी भूता हिच्यापासून भयंकर भूते आणि विनायक इत्यादींचा जन्म झाला हे सर्वजण अकरावे प्रधान रुद्र, रुद्र महान यांचे पार्श्वद झाले अंगिरा प्रजापतीची पहिली पत्नी स्वधा हिने पितृगणांना उत्पन्न केले आणि दुसरी पत्नी सती हिने अथर्वांगिरस नावाच्या वेदाचाच पुत्ररुपात स्वीकार केला कुशाश्वाची पत्नी अर्चीपासून धूम्रकेशाचा जन्म झाला आणि धीषणेला चार पुत्र झाले वेदशिरा देवल वयुन आणि मनु। तारक्ष नाव धारण करणाऱ्या कश्यपाच्या चार पत्न्या होत्या विनता कद्रू पतंगी आणि यामिनी पतंगीपासून पक्ष्यांचा आणि यामिनीपासून टोळांचा जन्म झाला विनतेचा पुत्र गरुड होय हेच भगवान विष्णूंचे वाहन विनतेला दुसरा मुलगा अरुण तो भगवान सूर्याचा सारथी आह कद्रूपासून अनक् नाग उत्पन्न झाली परीक्षिता कृत्यिका इत्यादी सत्तावीस नक्षत्राभिमानी देवी चंद्राच्या पत्नी होत चंद्राने रोहिणीवर अधिक प्रेम कल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला त्यामुळे त्याला क्षयरोग झाला त्याला संतान झाले नाही त्यानि दक्षाला पुन्हा प्रसन्न करून घेऊन कृष्णपक्षात क्षीण झालखा कला शुक्ल पक्षात पूर्ण होण्याचा वर प्राप्त करून घेतला आता तू कश्यप पत्न्यांची कल्याणकारक नावे ऐक त्या लोकमाता आहेत त्यांच्यापासूनच ही सर्वसृष्टी निर्माण झाली आहे त्यांची नावे अशी अदिती दिती दनु, काष्टा अरिष्टा सुरसा इला मुनी क्रोधवशा तामरा, सुरभी सरमा आणि तिमी यापैकी जलतर हे तिमीचे पुत्र होत आणि वाघ इत्यादी हिंस्रप्राणी सरमेचे होत म्हशी रेडे गाय बैल तसेच दुसरे दोन खुर असणारे पशु सुरभीचे पुत्र आह ससाणा गिधाड इत्यादी शिकारी पक्षी तांबरेची संताने होत मुपासून अप्सरा उत्पन्न झाल्या हे राजा क्रोध वशेचे पुत्र दंदशुक इत्यादी साप विंचू विषारी जंतू इलेपासून झाडे वेली इत्यादी सुरसेपासून राक्षस उत्पन्न झाले अरिष्टेपासून गंधर्व आणि काष्टेपासून घोडे इत्यादी एक खूर असलेले पशु उत्पन्न झाले दनूला एकसष्ट पुत्र झाले त्यापैकी मुख्य मुख्य पुत्रांची नावे ऐक द्विमूर्धा शंभर अरिष्ट हयग्रीव विभावसू अयोमुख शंकुशिरा स्वरभानू कपिल अरुण पुलोमा वृषपर्वा एकचक्र अनुतापन धूम्रकेश विरुपाक्ष विप्रचिती आणि दुर्जय स्वरभानुची कन्या सुप्रभा हिच्याशी नमुची आणि वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा हिच्याशी बलवान नहुशनंदन या तिने विवाह केला ननूचा पुत्र वश्वानद याला चार सुंदर कन्या होत्या त्यांची नावे उपदानवी हयशिरा पुलोमा आणि कालका होती यापैकी उपदानवी बरोबर हिरण्याक्षाचा आणि हयशिराबरोबर क्रतूचा विवाह झाला ब्रह्मदेवांच्या आज्ञेने प्रजापती भगवान कश्यपानी वैश्वानाराच्या उरलेल्या दोन कन्या पुलोमा आणि कालका यांच्याशी विवाह केला त्यांच्यापासून पौलोम आणि कालके या नावाचे साठ हजार रणशूर दानव झाले त्यांचे दुसरे नाव निवार्थ कवच होते ते यज्ञात विघ्न उत्पन्न करील म्हणून हे परीक्षिता तुझे आजोबा अर्जुन यांनी एकट्यानेच स्वर्गात गेला असता इंद्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मारले विप्रचितीला सिंहिकेपासून एकशे एक पुत्र उत्पन्न झाले त्यापैकी सर्वात ज्येष्ठ राहू होता त्याची ग्रहांमध्ये गणना झाली उरलेल्या शंभर पुत्रांचे नाव केतू असे होते आता क्रमशा अदितीची वंश परंपरा या वंशात सर्व व्यापक देव नारायणांनी आपल्या अंशाने वामन रूपात अवतार घेतला होता आदितीचे पुत्र होते विवस्वान अर्यमा पूषा त्वष्टा सविता भग धाता विधाता वरुण मित्र इंद्र आणि त्रिविक्रम म्हणजे वामन यांनाच बारा आदित्य म्हणतात विवस्वानाची पत्नी महाभाग्यवती सौन्ञा हिच्यापासून श्राद्धदेव वैवस्वत मनू आणि यमयमीची जोडी उत्पन्न झाली सौनेच घोडीचे रुप घेऊन सूर्यापासून भूलोकी दोन्ही अश्विनी कुमारांना जन्म दिला विगस्वानाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव छाया होती तिच्यापासून शनैश्चर आणि सावर्णी मनु नावाचे दोन पुत्र आणि तपती नावाची एक कन्या उत्पन्न झाली तपतीने संवर्णाला पती रुपाने वरले अर्यमाची पत्नी मातृका होती तिच्यापासून चर्षणी नावाचे पुत्र झाले कर्तव्य अकर्तव्याच्या ज्ञानाने ते संपन्न होते म्हणून ब्रम्हदेवांनी त्यांच्याच आधारे मनुष्य जातीची कल्पना केली पुषाला काही के संतान झाले नाही प्राचीन काळी जेव्हा शिव दक्षावर क्रुद्ध झाले होते तेव्हा पुषा दात दाखवून हसत होता म्हणून वीरभद्राने याचे दात पाडले होते तेव्हापासून पुषा दळलेले पीठ खातो दैत्यांची धाकटी बहीण रचना त्वष्ट्याची पत्नी होती रचनेपासून सन्निवेश आणि पराक्रमी विश्वरूप असे दोन पुत्र झाल अशा प्रकारे विश्वरूप जरी शत्रूंचा भाचा होता तरी तरीसुद्धा जेव्हा दक्षगुरु बृहस्पतींनी इंद्राकडून अपमान झाल्यावर देवांचा त्याग कला तिवानी विश्वरूपालाच आपला पुरोहित नेमल होत्या समाप्त